एकविसावा अध्याय अंतर्गत अभिदेय विचार रागाणुगा भक्ती वैद्य साधन भक्ती संबंधी विचार ऐकून विजयकुमार आणि प्रजनात खूप करण्याकरिता कुणा एक सद सिद्ध महात्म्याकडून हरिणाम आणि दीक्षा ग्रहण करणे आवश्यक आहे म्हणूनच त्यांनी वेळ दुसऱ्याच दिवशी बाबाजी महाराजांकडून दीक्षा ग्रहण करण्याचा निश्चय केला विजयकुमारांना लहानपणीच त्यांच्या कुलगुरुंद्वारे दीक्षा मंत्र मिळाला होता परंतु केवळ गायत्री मंत्राच्या व्यतिरिक्त उपदेशांनी ते दोघे आधीच चांगल्या प्रकारे समजले होते की अवैष्णव गुरुद्वारे प्राप्त मंत्र जपल्याने जीव नरकगामी होतो म्हणूनच विवेक झाल्यावर त्यास पुन्हा शास्त्रीय विधीनुसार शुद्ध वैष्णव गुरुकडून दीक्षा घ्यावयाच हवी मंत्र ग्रहण केल्याने अतिशय होते असा विचार करून दोघांनी हा निर्णय घेतला की ते दोघेही उद्या सकाळी मायापुरात गंगास्नान करून परमाराध्यबाजी महाशयांकडे दीक्षा घेतील दुसऱ्या दिवशी सकाळी गंगास्नान करून द्वादशंगावर तिलक धारण करून दोघांनीही श्री रघुणादास बाबाजींच्या चरण प्रा, प्रांतामध्ये पोहचून त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम केला बाबाजी महाराज सिद्ध वैष्णव होते त्या दोघांचे मनोगत ते समजले परंतु वरकर्णी म्हणाले आज इतक्या सकाळी कसे काय येणे केले काय गोष्ट आहे दोघेही नम्रतापूर्वक उत्तर प्रभू आम्हाला दिनहीन आणि कंगाल समजून आमच्यावर कृपा करावी दोघांचेही बोलणे ऐकून बाबाजी मोठे प्रसन्न झाले आणि दोघांस एक एक करून आपल्या कुटीत बोलवून अष्टादक्षर अष्टादक्षार मंत्र प्रदान केला मंत्र प्राप्त करून ते दोघेही जप करता करता महाप्रेमात्मत् होऊन जय गौरांग जय गौरांग म्हणत नृत्य करू लागले गळ्यात त्रिकंठी तुळशीची माळ सुंदर यज्ञोपवित द्वादशंगांना तिलक मनोहर मुखमंडल काही काही सात्विक विकार आणि डोळ्यातून निरंतर वाहणाऱ्या अश्रुधारा असे सुंदरूप पाहून बाबाजी दोघांनाही गळाभेट करीत म्हणाले आज तुम्ही दोघांनी मला पवित्र केले आहे ते दोघेही बाबाजींच्या चरणधुळीस वारंवार आस्वादन करीत मस्तकी आणि सर्वांगावर मळू लागले इकडे व्रजनाथाच्या पूर्वव्यवस्थेनुसार त्यांचे दोन नोकर श्रीमण महाप्रभूंच्या भोगाची प्रचूर सामग्री घेऊन उपस्थित झाले आणि ब्रजनाथांनी हात जोडून त्या भोग साम सामग्रीचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रार्थना केली श्रीवा संगणातील अधिकारी महोदयांनी पुजारीद्वारे नैवेद्य दाखवून श्री पंचतत्वात समर्पण केला शंख आणि घंटा वाजू लागले वैष्णवजन झांजा डाळ टाळ आणि मृदुंग घेऊन श्रीमंत महाप्रभूंसमोर भोगारतीचे हळूहळू खूपसे वैष्णवजण जण एकत्रित झाले मोठ्या समारंभाद्वारे भोग संपन्न झाला प्रसाद घेण्याकरिता नाट्यमंदिराचे स्थान निश्चित करण्यात आले हरेर नामाचा उच्च ऐकून आपापले जलपात्र घेऊन सगळे वैष्णव एकत्रित झाले महाप्रसादाच्या महिमेचे पद जोर जोरात गायले जाऊ लागले तदनंतर सर्वांनी प्रसाद घेण्यास आणि विजयकुमार महामहाप्रसादाच्या उशिष्ट प्रसादाच्या आशेने आतच बसायला इच्छुक नव्हते परंतु प्रधानप्रधान बाबाजी महोदयांनी त्या दोघांच बसून म्हटले तुम्ही लोक गृहस्थ वैष्णव आहात तुमच्या चरणी दंडवत प्रणाम करून आम्ही धन्य होऊ विजयकुमार आणि प्रजनाथ हात जोडून नम्रतापूर्वक म्हणाले आपण लोक महान त्यागी वैष्णव आहात आपले अधरामृत उष्टे प्राप्त करणे म्हणजे आमच्याकरिता सौभाग्याची गोष्ट आहे अपराध लागेल वैष्णव म्हणाले वैष्णवतेमध्ये गृहस्थ आणि गृहत्यागी चा कुठलाच भेद नसतो भक्तीच्या परिमाणानुसार वैष्णवाचे तारतम्य होते अर्थात भगवंताप्रती ज्यास अधिक भक्ती आहे तोच अधिक उन्नत्त वैष्णव आहे अशा प्रकारे सांगता ऐकता सगळे एकत्रच बसून प्रसाद घेऊ लागले परंतु विजयकुमार आणि ब्रजनात श्रद्धापूर्वक प्रसाद समोर ठेवून गप्प बसून राहिले प्रसाद घेता घेता काही वैष्णवांची दृष्टी त्यांच्यावर पडली त्यांनी दोघांचे गप्प बसण्याचे कारण ओळखून रघुनादास बाबाजीस म्हटले हे वैष्णवप्रवर आपण आपल्या श्रद्धाळू शिष्यांवर कृपा करावी नाही तर ते प्रसाद घेणार नाहीत वैष्णवांचा अनुरोध ऐकून वृद्ध बाबाजींनी आपल्या प्रसादातील थोडासा काढून त्यांना दिला दोघांनीही परमश्रद्धेने गुरुदेवांनी दिलेल्या प्रसादाचे ग्रहण केले आणि श्री गुरुवेय नमः असे उच्चरण करून प्रसाद घेऊ लागले अधून मधून साधू सावधान आणि प्रसाद महात्मे सूचक ध्वनी उद्घोषित होऊ लागला अहा त्या अह संगणातील नाट्य मंदिरात काया पूर्व शोभा उदित झाली सर्वांनी पाहिले श्री सीता आणि मादिनी देवी प्रसाद घेऊन येत आहेत आणि श्रीमन महाप्रभू आपल्या प्रियजनांसोबत बसून मोठ्या प्रेमाने प्रसाद घेत आहेत हे पाहून वैष्णव प्रसाद घेणे विसरून गेले प्रसादाकरिता उठलेले हात जसेच्या तसे राहिले जोपर्यंत ही लीला प्रकट राहिली तोपर्यंत सर्वजण जडवत होऊन दर्शन करीत होते नेत्रातून आनंदाश्रू आश, गुपचूप झरू लागले काही वेळातच ती लीला डोळ्यांसमोरून अंतर्धान पावली आता सगळेच एकमेकांकडे पाहून रडू लागले त्यावेळी प्रसादाचा स्वाद इतका मधूर लागला की त्याचे वर्णन करता येणे शक्य नव्हते सर्वांनी एका स्वरात म्हटले हे दोन्ही ब्राह्मण कुमार महाप्रभूंचे नितांत कृपालिलेचा पुन्हा रडत रडत म्हणाले आम्ही खूपच तीनहीन किंचन आहोत आम्ही काहीच जाणत नाही आज श्री गुरुदेव आणि वैष्णवजनांच्या अहेतुकी कृपेने आम्ही हे सर्व पाहू शकलो आज आमचे जन्म घेणे सार्थकी लागले आहे प्रसाद वैष्णवजनांची प्रजनात घरी परतले आता दोघेही प्रतिदिन गंगा स्नान करून गुरुदेवास दंडवत प्रणाम करतात भगवान भगवत विग्रहांचे दर्शन करून भगवन मंदिर आणि तुळशीची परिक्रमा करतात अशा प्रकारे रोज काही ना काही शिकवण ग्रहण करतात चार पाच दिवस लोटले एकदा संध्याकाळी हे दोघे शिवासंगणी उपस्थित झाले संध्या आरती आणि नामसंकीर्तन झाले होते श्री रघुनाथदास बाबाजी आपल्या कुटीत बसून मधुरस्वरांनी हळूहळू नामजप करीत होते त्याचवेळी दोघांनी बाबाजींच्या चरणी दंडवत प्रणाम केला त्यांच्या डोक्यावर आपले करकम ठेवून कुशलक्षेम विचारून त्यांना प्रभू आपल्या कृपेने आम्ही वैद्य भक्ती साधनास योग्य प्रकारे समजलो आहोत आता कृपा करून आम्हा रागाणुगा भक्ती संबंधी उपदेश प्रदान करावा रागाणुगा भक्ती समजण्याकरिता आमची तीव्र लालसा होत आहे बाबाजी आनंदित श्री गवर तुम्हा से केले आहे करिता अदेय न देने योग्य नहीं सावधान हो मी भक्ति भक्तीची व्याख्या करीत है सर्वप्रथम मी श्री रूप गोस्वा चरणकमी वारंववार श्रीमन महाप्रभूंनी मुसलमान संघातून उद्धार करून प्रयागमध्ये प्रभूंच्या हाती समर्पण करून सर्व सिद्धी प्रदान केल्या होत्या त्या व्रजरसाचे भ्रमर श्री रघुणादास गोस्वामींच्या चरणी शरण घेत आहे रागाणुगा भक्तीचे विवेचन करण्याआधी रागात्मिका भक्तीचे स्वरूप सांगणे आवश्यक आहे ब्रजनात मी सर्वप्रथम हे जाणू तो की राग कशास म्हणतात बाबाजी विषयी पुरुषात स्वाभाविक विषय संसर्गापासून विषयांच्या प्रती अनेक आकारांमध्ये जी अत्याधिक प्रीती होते त्यास राग म्हणतात जसे सौंदर्य पाहून डोळे ज्याप्रमाणे अधीर होतात त्याचप्रकारे तेथे येथे विषयाप्रती रंज रंजकता राहते आणि हृदयात राग जेव्हा श्रीकृष्ण त्या रागाचे एकमात्र विषय म्हणतात तेव्हा त्या रागास रागभक्ती म्हणतात श्री रूपगोस्वामींनी रागाची परिभाषा अशा प्रकारे केली आहे इष्टाच्या विषयी स्वारसिकी परमा अविष्टे अविष्टतेस राग म्हणतात कृष्णभक्ती जेव्हा या रागमयी अवस्थेस प्राप्त होते तेव्हा त्या भक्तीस रागात्मिका भक्ती म्हणतात संक्षेपात असे म्हणता येईल की कृष्णाच्या प्रती प्रेममयी कृष्णेस प्रेममयी तृष्णेस रागात्मिका भक्ती असे म्हणतात ज्याच्या हृदयात असा रा गवरव, राग उदित होत नाही त्याद्वारेच भक्ती लाभ करण्याचा प्रयत्न करणे श्रेयस्कर वैधिक भक्तीमध्ये संभ्रम गौरव बुद्धी भय आणि श्रद्धा कार्य करतात रागात्मिका भक्तीमध्ये कृष्ण लिले लोभच कार्य असतो ब्रजनात रागमयी भक्तीचा अधिकारी कोण आहे बाबाजी वैधी श्रद्धा जशी वैधी भक्तीचा अधिकार प्रदान करते त्याचप्रमाणे लोभमयी श्रद्धा रागात्मिका भक्तीचा अधिकार प्रदान करते ब्रजवासींच्या श्रीकृष्णाच्या ब्रजवासींचा श्रीकृष्णाच्या प्रति भावच रागात्मिका भक्तीचे सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे ब्रजवासींच्या श्रीकृष्णाच्या प्रति भावास लक्ष करून त्यास प्राप्त करण्याकरिता ज्या सौभाग्यशाली जीवास लोभ होतो तोच रागाणुगा भक्तीचा अधिकारी आहे त्या लोभाचे लक्षण काय आहे बाबाजी ब्रजवासींच्या परमधुर त्यात प्रवेश करण्याकरिता बुद्धीच्या अपेक्षा करते तीस त्या लोभाची तेच त्या लोभाच्या उत्पन्न होण्याची लक्षणे आहेत वैदी भक्तीचा अधिकारी पुरुष कृष्णकथा ऐकून तिला बुद्धी शास्त्र आणि युक्तीच्या कसोटीवर कसतो आणि त्या तिघांसोबत कृष्णकथेची संगती बसवल्यावर असतो पुढे जातो परंतु रागमार्गात असे नसते या मार्गात बुद्धी शास्त्र आणि अपेक्षा नसते अपेक्षा असते ती केवळवासी जणांच्या कृष्णाप्रती कसा मदूर भाव होतो? मला देखील तसाच भाव प्राप्त होऊ शकतो काय तो भाव कसा काय प्राप्त होईल म्हणूनच तडफड होते अशी तडफड अथवा तीव्र लालसा देखील उक्त लोभाचे लक्षण आहे असा लोभ झाल्याशिवाय रागाणुगा भक्ती अधिकारी मध्ये रागाणुका भक्तीमध्ये अधिकार होत नाही असे समजावे ब्रजनात रागाणुका भक्तीची काय प्रक्रिया असते बाबाजी साधकाच्या साधकाचा ज्या ब्रजवासी गोपगोपीच्या सेवासौंदर्याप्रती लोप झाला आहे त्या सर्वदा स्मरण करावे आणि त्याच्या प्रियक श्रीकृष्णाच्या आणि त्या ब्रजवासी गोपगोपी यांच्या परस्पर लिलाकथांमध्ये निरत होऊन स्वयं शरीराने अथवा मनाने सर्वदा व्रजधामात निवास करावा या भावास प्राप्त करण्याच्या लोभाने आपल्या अभिलित से सदा सदा सेवा कराव्यात अर्थात बाहेरून साधक रूपात सेवा आणि आतून सिद्ध भावनापूर्वक सेवा करावी हीच रागाणुका भक्तीची प्रक्रिया आहे व्रजनात वैदिक भक्तीच्या अंगासोबत रागाणुका भक्तीचा काय संबंध आहे वैधी श्रवण अंगे रागाणुगा साजजनांच्या अणुगत होऊन ज्या समयी नित्य सेवानंदाचे आस्वादन करतात त्यांच्या बाह्य शरीरात वैधी भक्तीचे अंगसमूह लक्षित होतात ब्रजनात रागाणुगा भक्तीचा महिमा सांगावा बाबाजी वैधी भक्तीच्या अंगाचे निष्ठेने खूप काळापर्यंत पालन केल्यावरही जे फळ मिळत नाही रागाणुगा भक्तीद्वारे ते फळ थोड्याच काळात प्राप्त करता येते वैधी मार्गाची भक्ती विधीच्या साप, सापेक्ष अपेक्षा ठेवणारी असल्याने दुर्बळ असते आणि रागाणुगा भक्ती संपूर्ण निरपेक्ष असल्याने स्वभावत प्रबळ असते म्हणून व्रजाच्या प्रेमीजनांच्या अणुगत्याभिमाना अणुगत्याभिमान लक्षण भावाद्वारे जो राग उदित होतो त्या श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन, वंदन आणि आत्मनिवेदन रूप प्रक्रिया सर्वदा अवलंबित होतात ज्यांचे हृदय निर्गुण असते त्यांनाच व्रजजनांच्या अनुगत्यात रुची निर्माण होते म्हणून रागाणुगा भक्तीच्या प्रती लोभ मोठाच दुर्लभ परंतु परमश्रेयाचे मूळ आहे रागात्मिका भक्ती जितक्या प्रकारची असते रागाणुगा भक्ती सुद्धा तितक्याच प्रकारची असते ्रजनात रागात्मिका भक्ती किती प्रकारची असते बाबाजी रागात्मिका भक्ती दोन प्रकारची असते कामरूपा आणि संबंध रूपा आणि संबंध रूपाचा भेद स्पष्ट करावा बाबाजी श्रीमद भागवतात असे म्हटले आहे श्रीमद असे म्हटले बाबाजी श्रीमद असे म्हटले आहे कामद भयात कामद्वेशाद यथा भक्श आवश्य तदम हितदन गति कामद भयात कंसो दभद्यादाद स्नेहाद यनेहाद भक्त्या वयम विभो याचे तात्पर्य असे की काम द्वेष भय आणि स्नेहाने आपल्या मनास भक्तीमध्ये आविष्ट करून त्या त्या भावांचा दोष त्यागून अनेक मनुष्य भगवद्गतीस प्राप्त झाले आहेत गोपींनी कामाने कंसाने भयाने शुशुपाल आदी राजांनी द्वेषाने आणि यदुवंशींनी पारिवारिक संबंधाने तुम्ही पांडवांनी स्नेहाने आणि आम्ही नारदादी ऋषींनी भक्तीने आपल्या आपल्या मनास भगवंतात लावून गती प्राप्त केली आहे काम भय द्वेष संबंध स्नेह आणि भक्ती या सहापैकी भय आणि द्वेष या दोन अनुकुल भावांच्या विपरीत प्रतिकूल प्रतिकूल भाव असल्या अनुकरण योग्य नाहीत स्नेह एक अशी सख्य भावनेने युक्त असल्याने वैधीभक्तीच्या अंतर्गत आहे स्नेह एका सख्य भावाने युक्त असल्याने वैधीभक्तीच्या अंतर्गत आहेत दुसऱ्या अंशी प्रेमभावाने युक्त असल्याने साधन राज्यामध्ये त्यांची उपयोगिता नाही म्हणूनच ना रागाणुगा साधन भक्तीमध्ये स्नेहाचे स्थान नाही भक्त्या व्ययम अर्थात आम्ही भक्तीने भगवंतास प्राप्त झालेलो आहोत यामध्ये जो भक्ती शब्द आला आहे त्याद्वारे वैदिक भक्ती समजावे अर्थात भक्ती शब्दाने काही ठिकाणी ऋषीद्वारे ऋषींद्वारे स्वीकारलेली वैदिक भक्ती आणि काही ठिकाणी ज्ञान मिश्रा भक्ती समजली जावी तदत तदत गीता गती गत अर्थात बऱ्याच जणांनी भगवतगती प्राप्त केले आहे ती या वाक्याचा अर्थ योग्य रीतीने समजून घेणे आवश्यक आहे किरण आणि सूर्य जसा एकच वस्तू जसा एकच वस्तू आहेत त्याचप्रमाणे ब्रह्म आणि कृष्ण एकच वस्तू आहेत कृष्णाच्या अंगज्योतीचे नावच ब्रेनी ब्रह्मा भक्त ब्रह्मात कृष्णाचे शत्रू देखील कृष्णाद्वारे मारल्या गेल्यावर ब्रह्मात प्रवेश करतात यापैकी कुणी कुणी सारुप्य सारुप्यभास प्राप्त करून ब्रह्मसुखात मग्न राहतात ब्रह्मांड पुराणानुसार हे मायेच्या पलीकडील सिद्ध लोकात निवास करतात सिद्ध दोन करतात, एक प्राप्त ज्ञानसिद्धापैकी कुणी कुणी सौभाग्यवश पूर्वोक्त पुर, रागा रागाचा आश्रय करून श्री कृष्णाच्या चरण कमलांचे भजन करीत करीत कृष्णप्रेम लाभ करतात आणि भगवंताच्या प्रियजनांच्या श्रेणीमध्ये येतात जसे किरण आणि सूर्य एकच वस्तू आहेत त्याच प्रकारे कृष्ण किरण स्वरूप ब्रह्म आणि कृष्णात वस्तुत भेद नाही तदत गती शब्दाचा अर्थ कृष्णगती आहे सायुज्य मुक्तीस प्राप्त झालेली ज्ञाने झालेली झालेले ज्ञानी आणि असूर दोघेही कृष्ण किरण स्वरूप ब्रह्मास प्राप्त होतात शुद्ध भक्तजन प्रेमाद्वारे मूल वस्तू श्रीकृष्णाची सेवा प्राप्त करतात आता भय द्वेष स्नेह आणि भक्ती या ही काढून टाकल्या व काम आणि संबंध हे दोन शिल्लक राहतात म्हणून रागमार्गात काम आणि संबंध हे दोन भावच कार्य करतात अत रागम प्रकारची असते कामरूपा आणि संबंध रूपा ब्रजनात कामरूपा भक्तीचे स्वरूप सांगा बाबाजी कामशब्दाने संभोग तृष्णेचा बोध होतो संभोग तृष्णेचे स्वरूप रागात्मिका भक्तीच्या स्वरूपात बदलल्याने त्यात अहेतुकी प्रीतिमय स्वभाव उदित होतो अर्थात प्रीतिसंभोग कृष्ण तृष्णामयी असतो कृष्णाच्या सुख समृद्धी अखिल कृती केल्या जातात आणि आपल्या सुखासाठी कृती असतात जर आपल्या आप सुखाची कृती असलीच तरीही ती कृष्णाच्या सुख समृद्धीकरता स्वीकृत असते हे अपूर्व प्रेम केवळ ब्रजांगणामध्येच विराजमान असते ब्रजगोपींचे हे प्रेम एक आश्चर्यजनक माधुरीस प्राप्त करीत त्या त्या उत्पन्न करते म्हणून प्रेमविशेष तत्वास पंडितजन काम म्हणतात वास्तवात ब्रजबाला सर्वाकर्षक असते की उद्धवासारखे भगवंताचे परमप्रियजन देखील त्यास प्राप्त करण्याची लालसा करतात ब्रजगोपींच्या कामाच्या तुलनेचे दुसरे स्थळच नाही केवळ तोच काम आपल्या तुलनेचे स्थळ आहे काम रागात्मिका भक्ती रागात्मिक अतिरिक्त अन्य कोठेही पाहवयास मिळत नाही मथुरेत कुंजमध्ये जो काम पाहिला जातो तो वास्तवात काम नाही रती मात्र आहे त्या ज्या कामाचे येथे विवेचन झाले आहे त्याच्याशी कुंजेचा काहीच संबंध नाही तो वास्तवात काम नाही रती मात्र आहे ज्या कामाचे येथे विवेचन झाले आहे त्याच्याशी कुंजेचा काहीच संबंध नाही ब्रजनात संबंध रूपा भक्ती कशी असते बाबाजी मी कृष्णाचा पिता आहे मी कृष्णाची माता आहे इत्यादी अभिमानाने जी कृष्णभक्ती होते त्यास संबंध रूपा म्हणतात ब्रजामध्ये नंद आणि यशोमती माता संबंध रूपा उदाहरणे आहेत अशा प्रकारे काम आणि संबंध भावाने शुद्ध प्रेमाच्या स्वरूपात प्राप्त करता येते म्हणून हे दोन्ही भाव नित्यसिद्ध भक्तांचे आश्रय आहेत रागाणुगा भक्तीच्या विवेचनामध्ये यांचा केवळ उल्लेख मात्र केला गेला आहे आता पहा कामानुगा आणि संबंधनुगा भेदाणे दोन प्रकारची रागाणुगा साधनभक्ती असते ब्रजनात कामानुगा रागाणुगा साधनभक्तीच्या संबंधी सांगावे बाबाजी कामरूपा भक्तीच्या अणुगामिणी तृष्णेसच कामानुगा म्हणतात कामा ही दोन प्रकारची असते संभोगेच्छा मयी आणि संभोगेच्छामयी कशी असते बाबाजी संभोगेच्छामयी केली तात्पर्यमयी असते केली शब्दाचा अर्थ क्रीडा आहे ब्रजदेवींसोबत कृष्णाच्या अप्राकृत क्रीडेसच संभोग म्हणतात ब्रजनात तदद, तद तदत अं ततत भव भावेच्छा मयी कशी असते बाबाजी ब्रज युथेश्वरींचे कृष्णाप्रती जे मधुर भाव असतात तसेच मधुर भावाची जी कामना होते भावेच्छा असं तामयीत्मिका म्हटले जाऊ शकते ब्रजनाथ ही दोन्ही प्रकारची रागाणुगा साधन कशी उदित होते बाबाजी श्री कृष्णमूर्तीच्या माधुरीचे दर्शन करून आणि श्री कृष्णाच्या मधुरलीला कथा श्रवण करून त्या भावाकरिता ज्यांच्या हृदयात तीव्र लालसा होते ते लोकच कामानुगा आणि संबंध अुगा रागाणुगा आणि भक्तीच्या साधनात प्रवृत्त होतात ब्रजनात श्रीकृष्ण पुरुष आहेत ब्रजदेवी प्रकृती अर्थात स्त्री आहेत केवळ स्त्रियांचाच रागाणुगा भक्तीमध्ये अधिकार पाहतो आहे पुरुषांमध्ये हा भाव कसा काय येऊ शकतो कसा हा भाव कसा काय येऊ शकतो बाबाजी जगात वर्तमान असणारे जीव आप वासल आणि मधुर यापैकी दास्य सख्य वासल्य आणि मधुर या चार रसांचे आश्रय ब्रजवासीजन आहेत दास्य सख्य आणि पितृत्व अभिमानी वासल्य हे तीन रस पुरुषांचे भाव आहेत ज्यांची या रसांमध्ये प्रवृत्ती होते ते पुरुष भावाने कृष्णाची सेवा करतात मातेचे वात्सल्य आणि शृंगार हे दोन स्त्रीभावयुक्त रस आहेत ज्यांचे चित्त या दोन रसांद्वारे विभावित होते ते ती ते स्त्रीभावाने कृष्णाची सेवा करतात सिद्धजनांमध्ये जसे स्त्री आणि पुरुष वेगवेगळे आहेत त्याचप्रकारे त्यांच्या अणुगत साधकांमध्ये हे दोन भाव वेगवेगळे असतात पुरुष कशा भावाने, भावाने साधन करतील स्थूल शरीराने पुरुष असूनही सिद्ध शरीरात स्त्री आकारात असतात रुची आणि स्वभावानुसार ते ज्या गोपीच्या अणुगत होण्या योग्य असतील तिच्या अणुगत होऊन आपल्या सिद्ध शरीराने कृष्णाची सेवा कर करत करतात पद्मपुराणात पुरुषांच्या अशा भावांचे वर्णन सापडते जसे दंडकारण महर्षींनी श्री रामचंद्राचे परमसुंदर सुंदर रूप पाहून पतिभावाने त्यांचे भजन केले होते ते महर्षी गणस श्री गोकुळ लिलेमध्ये स्त्रीत्व लाभ करून गोपी कामरूपा रागमयी भक्तीद्वारे हरिसेवेत प्रवृत्त झालेत ब्रजनात आम्ही ऐकले आहे गोकुळातल्या स्त्रिया नित्यसिद्ध नित्यसिद्ध आहेत त्या कृष्ण लिष्टिकरिता कशी काय होते बाबाजी नित्यसिद्धांचे कृष्णाच्या रासलीलेमध्ये सहजच गमन झाले होते परंतु काम रूपा साधना भक्तीद्वारे सिद्ध झाल्यावर ज्यांचा गोपीच्या रूपात जन्म झाला त्यांना त्यांनी वार्य वार्यमाना हिही या श्लोकानुसार कृष्णाची मानससेवा करून अप्राकृत जडापलीकडील चिन्मय स्वरूप प्राप्त केले होते या गोपी अधिकांश दंड करण्यातील होत्या ब्रजनात नित्यसिद्धा गोपी कोण आहेत यातील साधन सिद्धा कोण असं म्हणावे बाबाजी श्रीमती राधा कृष्णाची आहेत त्यांचे पहिले कायविूह अष्टसखी आहेत आणि दुसऱ्या सखींना सखींना त्यांचा क्रमश मागील काय विहू समझावे, या सर्व सख्या नित्यसिद्ध आहेत आणि या जीवशक्तिगत तत्व नाहीत स्वरूप तत्व आहेत ब्रजातल्या सामान्य साधारण सख्या ज्या साधनाद्वारे सिद्ध होऊन श्रीमती राधाच्या परिकरांच्या अणुगत होतात त्या साधनसिद्ध जीव आहेत लादिनी शक्तीचे बळ प्राप्त करून त्या ब्रजातल्या नित्यसिद्धांसोबत सालोक्य प्राप्त करू शकल्या होत्या जो जीव रागाणुगा मार्गाने श्रुंगारसाची साधना करून सिद्धीस प्राप्त करतो तो त्या साधन सिद्धा सखींची श्रेणी कृष्णासोबत रममाण करण्याच्या इच्छेने केवळ विधी मार्गाचे सेवा करतात त्या द्वारकापुरीमध्ये महिषी राणीची श्रेणी प्राप्त करतात विधी मार्गात व्रजदेवींचे अणुगत्य प्राप्त करता येत नाही परंतु ज्या अंतकरणाद्वारे रागमार्ग आणि शरीराने विधी मार्गाचे आचरण करतात त्या कृष्णाप्रती महिशी भाव आवडतो त्या दृष्टता सोडून गृहिणीप्रमाणे कृष्णाची सेवा करू इच्छितात त्या व्रजसुंदरीप्रमाणे सेवा करू इच्छित नाहीत ब्रजनात कृपया याविषयी अधिक स्पष्ट करावे बाबाजी कृष्णास आपला पती म्हणून जी सेवा होते त्या सेवा महिशी भाव म्हणतात महिशी भाव प्राप्त झाल्यावर त्यांना स्वकिया देखील म्हटले जाते साधन काळात ज्यांना स्वकिया अर्थात महिशी भाव राहतो त्या ब्रजदेवींच्या पारकीय रसाचा अनुभव करू शकत नाहीत आणि म्हणूनच त्या पारकीय भावयुक्त ब्रजदेवींचे अनुगमन करण्यास असमर्थ होतात म्हणूनच पारकीय भावाने रागाणुगा साधन करणे ब्रजर <coughs> प्राप्तीचा हेतू आहे ब्रजनाथ आपल्या कृपेने भेद जर यात काहीच भेद नाही तर काम रूपाच्या बदल्यात प्रेमरूपा म्हटल्याने काम चालत नाही काय काम शब्द ऐकण्यास जरा कटू वाटतो बाबाजी काम आणि प्रेम यात काही भेद आहे प्रेम म्हटल्याने त्याच्यात आणि संबंध रूप रागमयी भक्तीत काहीच अंतर राहत नाही दोन्ही एक होऊन जातात संबंध रूप केली तात्पर्यमयी देखील नसते तरीही ते प्रेम आहे प्रेमात संभोगाची इच्छा रूप एक प्रवृत्ती संयुक्त झाल्यावर भक्ती कामरूपा म्हणली जाते अन्यान्य रसामध्ये कामरूपा भक्ती होत नाही भक्ती एक मात्र शृंगारसामध्ये आणि ती देखील इंद्रिया रूप, इंद्रिया रूप जो काम तो या अप्राकृत कामापेक्षा वेगळा आहे या जगामध्ये जो काम आहे तो या निर्दोष अप्राकृत कामाचाच विकार आहे कुंजेचा भाव कृष्णाप्रतीनियुक्त झाल्यावरही त्या साक्षात काम म्हणता येत नाही इंद्रिय तृप्तीकर जडीय काम जसा तुच्छ आणि परिणामामध्ये दुःखकर असतो प्रेमांग, प्रेमांगाचा काम तसा आनंद पूर्ण परम उपादेय आणि नित्य सुखकर असतो प्राकृत असल्याने काम शब्दाचा व्यवहार वापर केल्याने कुठल्याही प्रकारचा संकोच होऊ नये <coughs> ब्रजनात आता संबंधारोपा रागाणुगा भक्तीची व्याख्या करावी बाबाजी स्वत स्वतः स्वत कृष्णाचे माता पिता आदी संबंधाचा आरोप करण्याचे नाव संबंधनुकाभक्ती आहे यात दास्य सख्य आणि वासल्य या तीन रसांच्या क्रिया असू शकतात मी सेवक आहे कृष्ण प्रभू आहेत मी कृष्णाचा सखा आहे मी कृष्णाचा पिता अथवा माता आहे हे सगळे संबंध आहेत संबंध ब्रजवासींमध्येच अतिशय निर्मळ रूपात असते ब्रजनाथ दास्य सख्य आणि वास्तल्यात रागाणुगा भक्तीचे कशा प्रकारे रागाणुगा भक्तीचे कशा प्रकारे दास्य रसात बाबाजी असते ते रक्त पत्रक आदी नित्यसिद्ध दासांच्या अणुगत होऊन त्यांच्या मधुर भावांचे आणि व्यवहारांचे अनुकरण करीत कृष्णाची सेवा करतात ज्यांची सख्य रसात रुची होते ते कृष्णाचे प्रिय सखा सुबल आदींपैकी कुण्या एका सख्याच्या भाव सख्याच्या भाव आणि कृतीचे अनुकरण करीत कृष्ण सेवा करतात आणि ज्यांची वास्तल्य रसाप्रती रुची होते ते नंद अथवा यशोमतीच्या भाव यशोमतीच्या भाव आणि कृतींचे अनुकरण करीत कृष्णाची सेवा करतात ब्रजनात भाव आणि कृतींच्या अनुकरणाचे तात्पर्य काय आहे बाबाजी कृष्णाप्रती ज्यांचा जो सिद्ध भाव असतो त्यानुसार विशेष विशेष भाव आणि कृतींचा उदय होतो या भाव आणि कृतींसोबतच काही बाह्य क्रिया देखील लक्षित होतात संबंधाणुगा भक्तीमध्ये साधक याच भाव प्रयत्न आणि क्रिया अनुकरण करून क्रुण कृष्णाची सेवा करतात उदाहरणार्थ नंद महाराजांचा कृष्णाप्रती पित्याचा भाव आहे आता आता पितृभावाने त्यांच्या कृष्णाप्रती त्यांच्या कृष्णाप्रती ज्या सर्व कृती होतात यांचे अनुकरण त्यांचे अनुकरण करावे परंतु स्मरणात ठेवावे की मी नंद आहे मी यशोमती आहे मी सुबल आहे मी रक्तक आहे अशी भावनावा व चिंतन कधीच करू नये तर आपल्या रुचीभेदा त्या महाजनांच्या अणुगत होऊन त्यांच्या भावांचेच अनुकरण करावे नाही तर अपराध होईल ब्रजनात आम्हाला कोणत्या रागाणुगा भक्तीमध्ये अधिकार आहे बाबाजी बाबा, बाबा आपल्या स्वभावाविषयी विचार करा आणि त्यानुसार पहा की तुझा अधिकार काय आहे स्वभावानुसार जशी रुची होते त्याच्या अनुरूप रवीकार कर त्या रसाचे अवलंबन करून त्या रसाच्या कुण्या एका नित्यसिद्ध अधिकार्याचे अनुगमन करीत रहा। यात केवळ आपल्या रुची परीक्षा करणे आवश्यक आहे जर तुझा तुझी रुची रागमार्गात आहे तर आपल्या त्या रुचीनुसार कार्य कर जोपर्यंत रागमार्गात रुची होत नाही तोपर्यंत केवळ विधी निष्ठा ठेव हो। विजय कुमार मी बऱ्याच दिवसांपासून श्रीमद पाठ करवतो आहे जेथे कुठेही जातो श्रीकृष्णांच्या कथांचे श्रवण करतो जेव्हा कधी कृष्ण लिलेचे अणुशील करतो माझ्या हृदयात असा भाव होतो की मी श्री श्रीमती ललिता देवीप्रमाणे युगल सेवा करावी बाबाजी तुला आणखीन काहीही सांगण्याची आवश्यकता नाही तू श्री ललिताच्या अणुगत कुणी मंजिरी आहेस तुला कोणती सेवा आवडते विजय माझी अशी इच्छा होते की श्री ललिता देवींनी मला पुष्पांच्या माला गुंफण्याची आज्ञा द्यावी मी सुंदर सुंदर कोमल कोमल पुष्पांनी सुंदर सुंदर हार गुंफून ते श्रीमती ललिता सखींच्या करकमलात द्यावे आणि त्यांनी माझ्याकडे कृपा पूर्ण कटाक्षाने पुष्पहारास राधाकृष्णांच्या कळ्यात घालावे बाबाजी तुझी तशी सेवा साधना सिद्ध होव मी आशीर्वाद देतो बाबाजींचा स्नेहपूर्ण आशीर्वाद ऐकून विजय डोळे भरून आले ते श्री गुरुदेवांच्या बाबाजींच्या चरणी पडून रडू लागले त्यांचा तसा भाव पाहून बाबाजी म्हणाले बाबा, बाबा तू निरंतर त्याच भावना भावाने रागाणुगा भक्तीचे साधन कर आणि आचरण करीत राहा विजयकुमाराची संपत्ती पाहून ब्रजनात हात जोडून नम्रतापूर्वक म्हणाले प्रभो मी जेव्हा कधी कृष्ण लिलेचे श्री कृष्ण लिले अनुशीलन करतो सुबलच्या अणुगत राहून कृष्णाची सेवा करण्याची माझी इच्छा होते बाबाजी तुला कोणती सेवा आवडते ्रजनात जेव्हा वासरे चरत चरत दूर निघून जातात तेव्हा सुबल सख्या सोबत त्या वासरांना परतवून आणणे मला खूप आवडते कृष्णाने एका ठिकाणी बासरी वाजवीत राहावे आणि मी सुबलच्या आज्ञेने वासरास पाणी पाजून बंधू कृष्णाच्या निकट त्यांना आणावे अशी माझी इच्छा होते बाबाजी मी आशीर्वाद देतो तू सुबलच्या अणुगत होऊन कृष्णाची सेवा करावीस तू सखेरसाचा अधिकारी हो विजयकुमाराच्या ते, ते वृद्ध बाबाजी श्री ललितेच्या दर्शन करू लागले विजयकुमार म्हणाले प्रभो याविषयी आणखीन काय जाणणे बाकी आहे कृपया जाणण्याची आज्ञा करावी बाबाजी आणखीन काहीच बाकी नाही केवळ तुमच्या सिद्ध सिद्ध शरीराचे नाम रूप वसन आधी तुम्हाला तुम्हाला जाणणे आवश्यक आहे तू कधी एकटा ये मी तुला सांगेन जशी आज्ञा विजय कुमारने दंडवत प्रणाम करता करता उत्तर दिले ब्रजनात त्या दिवसापासून बाबाजी सुबलच्या रूपात पाहू लागला बाबाजींनी ब्रजनाथ म्हंटले तू देखील कधीतरी एकटाच माझ्याकडे ये मी तुझे सिद्धनाम रूप आणि वसंत तुला सांगेन ब्रजनात दंडवत प्रणाम करता करता म्हणाले जशी आज्ञा ब्रजनाथ आणि विजयकुमारने स्वतःचारखे विजय कुमारचा क्रुत कुमार बाहेरील व्यवहार पुरुषाप्रमाणेच राहिला परंतु अंतरात स्त्रीभाव उदित झाला ब्रजनाथाच्या अंतरात गोप बालकाचा स्वभाव निर्माण झाला रात्र अधिक झाली होती दोघेही हरिणामाच्या माळेवर हरे नामाच्या माळेवर हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे गुरुंनी दिलेल्या या नाम रूप महामंत्राचे गाण करीत करीत घरी परतले रात्रीचे बारा वाजले होते चंद्राचा सुंदर प्रकाश जणू चांदीच्या राशींचा वर्षाव करीत होता मनमोहक मलय मलयानिल मस्त होऊन वाहत होता लक्ष्मी टेक लक्ष्मण टेकडी टेकडीजवळ सुंदर आणि निर्जन स्थानी एका आवळ्याच्या झाडाखाली बसून दोघे संभाषण करू लागले विजय कुमार ब्रजनाथ आपल्या मनीचे साध्य पूर्ण झाले वैष्णवांच्या कृपेने आपल्यावर अवश्य श्रीकृष्णाची कृपा होणार आता हा विचार करायचा आहे की आपल्याला पुढे काय करायचे आहे ब्रजनाथ तू सरळ चित्ताने मला हे सांग कि तुला काय करावेसे वाटते विवाह करायचा आहे कि परिप्राजक संन्यासी बनायचे आहे मी त्यावरही पंडित आणि वैष्णव आहात, आहात। वडिलांच्या अभावात आपणच घराचे मालक आहात आपण जशी आज्ञा द्याल मी त्या पथावर चालण्यास तयार आहे विवाह केल्यावर संसारात आसक्त होऊन परमार्थातून च्युत होऊन न जाऊ शकतो म्हणून विवाह करण्यास जीव घाबरतो आपला काय विचार आहे विजय मी याविषयी तुझ्यावर कोणतेही दडपण आणू इच्छित नाही तू स्वतःच विचार करून सांग ब्रजनात माझ्या मते श्री गुरुदेवांची आज्ञा घेऊन कार्य करणे योग्य आहे विजय ठीक आहे उद्या प्रभुपादांकडे याविषयी आज्ञा घेईन ब्रजनात मामा आपला काय विचार आहे आपण गृहस्थ राहाल की परिवराजक विजय बाबा माझाही तुझ्याप्रमाणे अजून अस्थिर सिद्धांत आहे कधी विचार करतो गृहस्थ देऊन परिराजक होऊन जाऊ आणि कधी विचार करतो असे केल्याने कदाचित असे तर नाही होणार की हृदय शुष्क होऊन जावे आणि व्हावे लागेल म्हणूनच या विषयी श्री गुरुदेवांच्या आज्ञेनुसारच कार्य करेन करणे योग्य वाटते मला ते जशी आज्ञा देतील तसेच करेन रात्र खूप झाली म्हणून मामा भागिनेय हरिणाम करता करता घरी परतले आणि प्रसाद घेऊन झोपी केले एक विसावा अध्याय समाप्त